प्रकरण सातवे सातव्या प्रकरणाचा सा विषय आहे आत्मा असीम महासागराप्रमाणे असून जग हे त्यात निर्माण होणाऱ्या लाटेप्रमाणे आहे प्रकरण सातवे सूत्र पहिले जनकउ वाच मय अनंत महाभोध विश्वपोत इतस्त भ्रमती स्वातंत्र जनक म्हणतात अ मर्यादित असीम अशा माझ्या महासागरात विश्वरूपी नाव वाऱ्यामुळे इकडे तिकडे डोलते माझ्यात असहिष्णुता नाही या आधीच्या अध्यायात राजा जनक सांगतात की हे विश्व आपल्या प्राकृतिक व स्वाभाविक गतीमुळे संचलित होते मी ज्ञानी झाल्यामुळे विश्वाच्या गतीत व संचलनात काहीही फरक पडलेला नाही परंतु आता माझी दृष्टीच बदलून गेली पहिल्यांदा मी त्यातच लिप्त होतो त्याच्या गतीने प्रभावित झालो होतो परंतु आता मी अलिप्त होऊन केवळ साक्षीदार होऊन सर्व जग निहाळतो आता माझ्यावर जगातील व्यवहारांचा परिणाम होत नाही त्यामुळे माझ्या मनात त्याग स्वीकार व विलय यांचे विचारच येत नाहीत मी आत्मरूप झाल्यामुळे आता हे विचार कसे काय निर्माण होणार याच निवेदनाच्या ओघात राजा जनक आपल्या मुक्त अवस्थेचे वर्णन करताना सांगतात की मी जणू मर्यादा नसलेल्या शेवट नसलेल्या महासागराप्रमाणे असणारा असा आत्मा आहे या महासागरात विश्वरूपातील नाव इकडे तिकडे डोलते मी तटस्थ वृत्तीने साक्षीदार म्हणून तिला पाहत असतो माझ्यात असहिष्णुता नसल्याने मी प्रभावित होत नाही हा सारा उपद्रव अशांती केवळ लाटांपुरताच म्हणजे फार वरच्या पृष्ठभागापुरता मर्यादित असतो समुद्राच्या खोल अथांगतेमधील आतल्या भागावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो याच प्रकारे मनुष्याच्या साऱ्या अशांतीचे कारण त्याचे मन आहे मनातच इच्छा आकांक्षा आणि वासनांचे तरंग निर्माण होतात कारण मनाचा तसा स्वभावच आहे जे आहे त्यात मनाला समाधान नसते तर जे नाही त्याचीच मन नेहमी मागणी करत असते जे आहे ते सुद्धा अजून अजून जास्त हवं असतं त्यासाठी मन नेहमी अशांत व अतृप्त असते कुणी धनसंपत्ती करता अस्वस्थ झाले आहे कुणी एखाद्या अधिकारपदासाठी कोणी मान सन्मानासाठी तर धार्मिक वृत्तीच्या व्यक्ती ईश्वर प्राप्तीसाठी शांती हरवून बसली आहे लोक वेगवेगळ्या कारणांनी अशांत असतात पण मी सहिष्णू वृत्तीचा झालो असून मी माझ्या आत्म्याच्या मूळ स्वभावानुसार स्वाभाविक जीवन जगत असल्याने शांत व स्वस्थ आहे मला शांत होण्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागत नाहीत कारण कोणत्याही प्रयत्नामागे इच्छा व म्हणून अशांती असते जे काही होत आहे ते सर्व ठीक आहे सर्वाच स्वीकार आहे कशाचीही मुद्दाम निवड नाही हे चांगले हे वाईट असा भेद नाही कोणतीही इच्छा नाही मी हिंसक नाही व अहिंसक होण्याचे प्रयत्नही करावे लागत नाहीत मी जगाचा त्याग केला नसून संन्याससुद्धा घेतलेला नाही मी पश्चाताप करत नाही व कशाची क्षमायाचना सुद्धा करत नाही काहीही स्वीकार करण्याची आणि कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही हाच आत्म्याचा स्वभाव आहे व मी त्यात एकरूप झालेलो आहे प्रकरण सातवे सूत्र दुसरे मै अनंत जगत जगद विच स्वभावत उदय नमे वास्त माया तो नृद्धीर न चि जनक म्हणतात असे अशा महासागर रूपी माझ्यामध्ये स्वाभाविकपणे लाट निर्माण होवो अथवा न होवो किंवा निर्माण होऊन विलय पाव माझ्यात त्यामुळे वाढही होत नाही व घटही होत नाही राजा जनक सांगतात की महासमुद्रात ज्याप्रमाणे लाटा स्वाभाविकपणे निर्माण होतात आणि नष्ट होतात पण त्यामुळे महासागरात काही वाढ होत नाही किंवा काही कमीही होत नाही ही वाढ किंवा घट कि वा म्हणजे अहंकाराचा परिणाम असतो अहंकारामुळे प्रतिष्ठेची इच्छा निर्माण होते प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही तर तो स्वतःला कमी समजू लागतो व प्रतिष्ठा मिळाली तरच स्वतःला मोठा मानू लागतो रबरी फुग्याप्रमाणे फुगतो आणि फुटतो प्रापंचिक माणसे प्रतिष्ठेसाठी भूकेली असतातच पण त्याचबरोबर साधू संन्यासी सुद्धा प्रतिष्ठेची हाव बाळगून असतात ते सुद्धा बँड लावतात स्वतःचा जय जयकार करून घेतात शोभायात्रा काढून स्वतः मिरवतात टाळ्या वाजवून घेतात उच्चासनावर बसतात हे सर्व नाटक ढोंग प्रतिष्ठेसाठी सुरू असते पण अशा पाखंड वृत्तीमुळे किंवा ढोंगामुळे पूजनीयता प्राप्त होत नसते जे कोणी आत्म्याच्या मूळ स्थिर व शांत स्वभावापासून दूर गेले आहेत तेच या अहंकाराच्या लाटामुळे प्रभावित होतत। जनक राजा म्हणतात कि माझ्यावर या लाटांचा काहीच परिणाम होत नाही म्हणून मला त्यामुळे लाभ होत नाही किंवा माझे काही नुकसानही होत नाही प्रकरण सातवे सूत्र तिसरे मय्यनंत महामबोध विश्वम नाम विकल्पना अतिशांत निराकार जनक म्हणतात असीम अशा महासागरासारख्या माझ्या रूपात विश्व केवळ कल्पना मात्र आहे मी अत्यंत शांत आहे निराकार आहे आणि याच अवस्थेत स्थिर आहे राजा जनक सांगतात की मी आत्मरूपी असीम सागर असून विश्व ही केवळ कल्पना आहे ते अस्तित्वातच नाही तर त्याचा माझ्यावर परिणाम कसा होणार आधी मी या भ्रमाला या कल्पनेला सत्य समजत होतो त्यामुळे ते त्याचा माझ्यावर परिणाम होऊन मी अशांत होत असे पण आता मी निराकार झालो असून या रूपात अत्यंत शांत व स्थिर आहे आता माझ्यात कोणत्याही स्वरूपाची अशांती नाही पूर्वी सारी अशांती केवळ मनामुळे उद्भवत होती आत्मरूप झाल्यावर आता कशाचाही अडथळा त्रास प्रलोभन किंवा विचलन होऊ शकत नाही प्रकरण सातवे सूत्र चौथे नावेश नो भावरा निरंजने हु हु। आत्मा विषयात कधीच नसतो व विषय सुद्धा कधी आत्म्यामध्ये लिप्त नसतात आत्मनिर्दोष निरंजन आहे याप्रमाणे मी आसक्ती विरहित आहे आकांक्षा विरहित आहे व याच अवस्थेत स्थिर आहे राजा जनक सांगतात कि इंद्रिय व मन हे शरीराशी जोडलेले आहेत मन नेहमी विषयांकडे आकर्षित होत असते व इंद्रियांच्या द्वारे विषयांचा उपभोग घेऊन मन तृप्त होत असते शरीर विनाश पावल्यावर इंद्रिये सुद्धा अस्तित्वात राहत नाहीत परंतु सूक्ष्म शरीरात मन राहिल्याने विषयांच्या उपभोगाची त्याची आवड कायम राहते या वासनेमुळे तो पुन्हा नवे शरीर धारण करतो म्हणून जगातल्या सर्व विषयांचा संबंध केवळ शरीर व मनापुरता मर्यादित आहे कर्माचे कर्ते पण आहे आणि उपभोग घेणारे सुद्धा तेच आहेत करते तेच आणि भोगतेही तेच आत्म्याचा यांच्याशी काही संबंध नसतो आत्मा विषयात नसतोच आणि विषयही आत्म्यात नसतात मी आत्मा असल्याने सर्व विषयांच्या बद्दल अनासक्त आहे विषयांची आसक्ती शरीराला व मनाला असते आत्म्याला नाही म्हणून मी इच्छा आकांक्षा विरहित असून त्याच अवस्थेत स्थिर आहे प्रकरण सातवे सूत्र पाचवे अहो मात्र चिन्मा इंद्रजालोप मम जगत अतो मम कथम कुत्र हेयो यो पादेय कल्पना जनक म्हणतात अहो मी केवळ चैतन्य मात्र आहे संसार मृगजळाप्रमाणे भासमान आहे तेव्हा आता माझ्यासाठी काहीही स्वीकारणीय चांगले किंवा काहीही अस्वीकारणीय वाईट असं काहीच नाही माझ्यासाठी ती कल्पनाच आहे राजा जनक प्रतिपादन करीत आहेत की इंद्रिये व मन यांचा संबंध आत्म्याशी नसून शरीराशी आहे तसेच मनाशी आहे पण मी आता आत्मस्वरूप असल्याने व आत्म्यासाठी हे सर्व विश्व केवळ मृगजळासारखे आहे केवळ भास आहे माया आहे भ्रम आहे ही फसवी माया इंद्रियांना व मनाला बुलवू शकते कारण त्यांच्यात अज्ञानाचा वास आहे आत्मा ज्ञानस्वरूप असल्याने त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही तो हा सर्व खेळ केवळ साक्षीदार होऊन पाहतो जोपर्यंत मी अज्ञानी होतो व या भ्रमाला व असत्याला सत्य समजत होतो तोपर्यंत चांगले किंवा वाईट स्वीकारणीय किंवा अस्वीकारणीय असा भेद अस्तित्वात होता अज्ञानी असल्यामुळे मी लाभ तोटा शुभ अशुभ चांगले वाईट अशी वर्गवारी करत होतो परंतु आता मला आत्मबोध झाला असून हे विश्व माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे मृगजळापेक्षा त्याचे जास्त महत्वच नाही त्यामुळे चांगलेही काही नाही व वाईटही काही नाही आता सर्व कल्पना निरर्थक झाल्या आहेत तेव्हा सारे काही मिळवले मिळवण्यासाठी काहीच वाकि नाही राहिले तेव्हा इच्छा कशाची व नवीन कल्पना तरी कशाची या जगात काहीही प्राप्त करायचे नसून काहीही त्याग देखील करण्यासारखी स्थिती नाही हे जग माझे नाही कारण ते भ्रम आहे या जगातले काहीच माझे नाही मग मी त्याग कसा आणि काय करू चांगले वाईट शुभ अशुभ स्वीकारणीय व त्याज्य असे काहीच उरले नाही कारण या भौतिक जगात माझे काहीच नाही व जे आहे असे वाटते ते सर्व माया आहे आत्मा हा सर्वांपासून अलिप्त आहे चांगले वाईट ठरवण्यामागे वासन वा वासना असते जेव्हा साऱ्या वासना नाहीशा झाल्या तेव्हा ते सर्व भेदही नष्ट झाले मी स्वभावत जसा आहे तसाच मी संतुष्ट आहे काहीही निवडायचे नाही दोन्ही बाजूंचा मी केवळ न्याहाळणारा पाहणारा साक्षीदार असून चैतन्य रूपात स्थिर आहे